पुस्तक बदलतं विश्व 2020, लेखिका विद्या पाटील वाचक विद्यापाटील गोष्ट सातवी फूड ऑर्डर आशुतोषला लहानपणापासूनच स्वयंपाकाची भारी आवड आई करत असलेल्या पदार्थांकडे तो मन लावून बघे कोणता पदार्थ कसा करतात आणि तो असाच का करतात म्हणून एकताना प्रश्न विचारून भंडावून सोडी एकता म्हणायची हे काम तुझं नाही तू चांगला अभ्यास कर चांगले मार्क मिळव पण आशुतोषचे मन अभ्यासात फारसे रमत नसे तो आईला म्हणे आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा तिथे ते तर सर्व पुरुषच काम करतात कुकळी पुरुष असतात मग मी का नाही स्वयंपाक करायचा एकता म्हणायची हे वय अभ्यासाचं उत्तम गुण मिळवलेस म्हणजे इंजिनिअरिंग करता येईल पण ते त्याला काही पटत नसे आशुतोषचे बाबा मनोजही त्याला समजावून सांगत आपल्या घरात असू कोणी पुरुष स्वयंपाक नाही करत ते पुरुषांचं काम नाही असं मी म्हणत नाही वेळ आली तर करता यायला हवं पण आता तू अभ्यासाकडे लक्ष दे आशुतोषला बाबांनी पॉकेट मणी दिला होता एके दिवशी आशुतोष पावभाजीचं सा सर्व साहित्य विकत घेऊन आणा हातगडीवर पावभाजीवाला कशी बनवता ते त्यानं पाहिलं होतं अरे तुझी परीक्षा किती जवळ आली आहे आणि तू आता पावभाजी बनवण्यात वेळ घालणार आहेस का पण त्याने पावभाजी बनवलीच आणि घरातील सर्वांना खाऊ घातली पहिल्यांदा त्याने हा पदार्थ बनवला होता आणि चविष्टही झाला होता सर्वांनी पावभाजीवर ताव मारला तो उत्तम कूक होऊ शकतो याची ती सुरुवातच होती असं लहर आली म्हणजे आशुतोष घरी नीर निरनिराळे पदार्थ बनवून पाहू लागला त्याला पदार्थ बनवण्यात कंटाळा कधीच येत नसे उलट कृती करताना त्याला एक वेगळाच आनंद मिळायचा दहावीची परीक्षा संपली आणि सुटीत तर आणखीनच नवनवीन पदार्थ तो करून सर्वांना खाऊ घालू लागला मनोजने त्याला सांगितले अकरावीला सायन्सला एडमिशन घ्यायची आहे व सीईटी द्यायची पण आशुतोष त्याच्या मतावर ठाम होता मला शेफच व्हायचे आहे मी क्लास लावणार नाही आशुतोषचा मित्र परिवारही मोठा होता काही मित्रांनाही शेफच व्हायचे होते मग सर्वांनी मिळून नेटवरून शेफ होण्यासाठी कोणता कोर्स व कुठे करू शकतो याची माहिती मिळवायला सुरुवात केली भारतातील नामांकित कॉलेज शोधून काढली त्यांच्या प्रवेश परीक्षेची माहिती मिळवली आशुतोषचे म्हणणे त्याने मनोजला समजावून सांगितले पुढे काय काय संधी आहेत व मला कशा ऑफर्स येतील ते पटवून दिले शेवटी आशुतोषचे म्हणे आईवडिलांना मान्य करावेच लागले त्याने बेंगलोरच्या कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तम रीतीने पास करून प्रवेश मिळवला त्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती काही मित्रही त्या कॉलेजला एडमिशन घेणार होते आशुतोषचं स्वप्न मोठं होतं जगभरातील नामांकित हॉटेल्समधे आपल्याला शेफ म्हणून काम मिळावं हो। व आपण तयार केलेल्या पदार्थांचा नावलौकिक व्हावा असं त्याला वाटत होतं कॉलेजची सुरुवात अतिशय उत्तम झाली थोड्याच दिवसात त्याच्या पाककलेची चुनूक दिसायला लागली वेगवेगळ्या रेसिपी हाताळताना त्याचा सफाईदारपांना वाखाडण्यासारखा होता सर्व प्रकारच्या भाज्या व सॅलड लिलया कापून त्याची आकर्षक मांडणी त्याला सहज जमत होती एकता व मनोजही त्याच्या यशावर आता खुश होते प्रत्येक वर्षी बॅचमधून आशुतोष पहिला येत होता त्याला शिकवणारे प्रोफेसर त्याचं तोंड भरून कौतुक करत होते त्याला प्रोत्साहन देत होते शेवटच्या वर्षाचा निकाल हातात पडला आशुतोष डिस्टिंक्शन मिळवून कॉलेजमधे पहिला आला होता त्याचे यश पाहून एकता व मनोजही खुश झाले अनुभवासाठी एका रिसॉर्टमध्ये त्याने कामाला सुरुवात केली पगार कमी असला तरी अनुभव महत्वाचा होता तिथेही लवकरच त्याने सर्वांची मने जिंकून घेतली प्रत्येक डिश तो अशी बनवत असे की आलेला कस्टमर खुश होऊन जाईल एकीकडे त्याने कुठे कुठे संधी आहे तिथे अर्ज करायला सुरुवात केली एका शिपवर त्याची लवकरच निवड झाली भरभक्कम पगार राहण्याची व जेवण्याची सोय असल्याने पूर्ण पगार सेव होणार होता आशुतोषला ही खूप मोठी संधी होती व्हिसा आला आणि जाण्याची तारीख मे मधील होती परंतु मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाला आणि शीपवरील संधी हातून जाते की काय असे वाटू लागले अनेक देश पाहत आपली कला जगातील सर्वांना अपरचित करून देण्याच्या या संधीला तुर्तास स्थगिती मिळाली कंपनीने तीन महिने अर्धा पगार दिला परंतु यापुढे कंपनी पगार देणार नव्हती व लॉकडाऊन संपून शिप कधी जाईल हे सांगता येत नव्हते मग आशुतोषने घरूनच डिश बनवून त्याची विक्री केली तर चांगला बिझनेस होईल असे ठरवले लॉकडाऊनमध्ये लोक रेस्टॉरंटमध्ये न जाता घरीच ऑर्डर करत आहेत या संधीचा फायदा घेऊन आपलं नाव आपल्याला घरात बसूनही मोठं करता येऊ शकेल असा विचार करून तो कामाला लागला एकता व मनोजनेही त्याला पाठिंबा दिला आशुतोष आता फूड ऑर्डर घ्यायला लागला स्वादिष्ट व सर्वांना आवडणाऱ्या रुस्कर पदार्थांची यादी बनवून व त्याचे फोटो तयार करून स्वादिष्ट नावाने लिंक नेटवर टाकली शहरातील अनेक भागातून विचारणा सुरू झाली आशुतोषला सर्वच गोष्टी नवीन असल्याने हळूहळू त्याने प्रत्येक गोष्टीचे नियोजन करायला सुरुवात केली गिरायकाला कोणते पदार्थ जास्त आवडतात किंवा मागणी सर्वात जास्त कशाची असते यावरून त्याला लागणारे साहित्य आणून त्या पदार्थांची काय काय पूर्वतयारी करता येऊ शकेल ते तो आधीच करून ठेवू लागला कुठेही तो नोकरीला लागला असता तर ते त्याला फक्त डिश बनवायची पण त्यासाठी सर्व साहित्य किंवा काही तयारी आधीच झालेली असणार होती परंतु स्वताचा व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे प्रत्येक गोष्टीचे नियोजन त्याला योग्य पद्धतीने स्वतःच करावे लागणार होते नेटवर स्वादिष्टची लिंक लवकरच फेमस झाली ऑर्डर्स येऊ लागल्या आशुतोष सर्व डिश उत्तम बनवून ते घरपोच देऊ लागला आशुतोषला सुरुवातीला तरी सर्व काम स्वतःच करावी लागणार असल्याने एकताही त्याला थोडीफार मदत करावी त्याच्या डिशची वाहवा करू लागले व त्याचा उत्साह अधिकच वाढला विविध प्रकारच्या पंजाबी डिशेस बिर्याणी पिझ्झा व केकच्या ऑर्डर तर रोज येऊ लागला, आशुतोषची सकाळपासूनच धावपळ सुरू व्हायची ती थेट रात्रीपर्यंत अनुभवातून झालेल्या ओळखीनेही पार्ट्यांच्या ऑर्डर मिळू लागल्या त्याला आता दोन मदत निश्चिय गरज लागणार होती सर्व भांडी धुण्यासाठी त्याने बाजूला राहत असलेल्या सखूला कामावर ठेवून घेतले लॉकडाऊनमुळे तिचेही काम सुटले होते सोशल डिस्टन्सिंग व वा मास्क वापरूनच सर्व काम त्या करणार होत्या सर्व डिश बनवून पोचण्यात त्याचा बराच वेळ जात असे मग एक डिलिव्हरी बॉय ठेवायचे त्याने ठरवले त्याच्याकडून किराणा व डिशसाठीचे साहित्यही तो आणून घेऊ लागला अमितला त्याने नोकरीवर ठेवून घेतले मॉलमध्ये तो नोकरीला होता पण कोरोनामुळे मल्टीप्लेक्सेस बंद असल्याने त्याची नोकरी गेली होती अमितलाही कामाची गरज होतीच आशुतोषच्या ऑर्डर वाढतच होत्या दोन कामगार हाताखाली असल्याने तो डिश बनवण्याकडे लक्ष देऊ लागला एड करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर सुरू झाला जस डायल वर्तमानपत्र फेसबुक इंस्टाग्राम व व्हॉटसअपवर त्याची लिंक व त्याच्या डिशेसचे फोटो झळकू लागले लॉकडाऊनमध्ये सगळं घरात बसून कंटाळले होते काहीतरी चटपटीत खायची इच्छा असूनही रेस्टॉरंटमधे जाता येत नव्हतं त्यामुळे आशुत्रोष्ता जम बसायला वेळ लागला नाही त्याने देशविदेशात फिरून मोठ्या ऑर्डरमध्ये शेप म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहिलं होतं ते जरी पूर्त करता आले नाही तरी स्वतःचा ब्रँड बनवून भविष्यात खूप नावलौकिक आपण मिळवू याची त्याला खात्री वाटत होती गिरायकांचा प्रतिसाद उत्तम होता त्यांची आवड जोपासत आशुतोष एक एक पाऊल पुढे टाकत होता लॉकडाऊन संपून सर्व काही सुरळीत चालू झाल रेस्टॉरंट मात्र बंदच होते, आशुतोषच्या स्वादिष्टालाही चार महिने पूर्ण झाल होत तीस चाळीस हजार तो सहज कमवू लागला शिवाय दोन रोजगार देऊन एक वेगळ समाधान त्याला मिळत होत्यांनाही कधी तो जेवायला देत असेस्टॉरंट सुरू झाल्यावर आपले कस होणार याची धाकतूक आशुतोषला होती परंतु रेस्टॉरंट सुरू झाल्यावरही त्याच्या ऑर्डरचा आलख वाढतच राहिला याचे कारण स्वच्छता टाप टिप, आणि स्वादिष्ट डिश घरच्या घरी खायला मिळत असेल तर रेस्टॉरंटमध्ये न जाता स्वादिष्ट स्वादिष्टमधून मागवूया इतकं ते लोकांच्या अंगवणी पडलं होतं शिवाय स्वादिष्टमधून मागवताना कोणताही धोका त्यांना नव्हता सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सर्व काही बनवले जात होते आशुतोषचे स्वादिष्ट उडायला कारणीभूत ठरला लॉकडाऊन आणि त्याची भरभराट केली चोखंद गिराईकांनी दोन कामगारांना रोजगार उपलब्ध करून आशुतोषचा ब्रँड लवकरच तयार होऊन देशविदेशात नावारुपाला येईल यात शंकाच नाही